वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग अडतीसावा तो कपिश्रेष्ठ तिच्या या बोलण्याने संतुष्ट झाला आणि तिथे उद्गार ऐकून तो बोलण्यात चतुर असलेला हनुसीतेला म्हणाला शुभ दर्शने देवी तू जे बोललीस ते अगदी योग्य आहे ते साध्वी स्त्रियांच्या स्वभावाला आणि विनयाला धरूनच आहे तू स्त्री असल्यामुळे माझा आधार घेऊन हा विस्तीर्ण शंभर योजनांचा समुद्र ओलांडायला समर्थ नाहीस आणि तू विनयाने जे दुसरे कारण मला सांगितलेस की रामावचून दुसऱ्याचा संसर्ग मला चालणार नाही ते जानकी देवी त्या महात्म्याच्या पतीला शोभेत असेच तुझ्या व्यतिरिक्त देवी असे कोण बोलू शकेल देवी माझ्या डोळ्या देखत तुझी जी हालचाल झाली आणि बोलणे <coughs> बोलणे चालणे झाले ते सगळे निश्चेष मी काकूचे रामाला ऐकवीन देवी अनेक कारणामुळे आणि रामाचे प्रिय करण्याच्या हेतुने, मनात स्नेहाचा उमाळ आल्यामुळे माझ्याकडून हे उच्चार गेले रघुनंदन रामाशी अजून सुद्धा तुला नेण्याची माझ्या मनात इच्छा आहे ती केवळ गुरु स्नेहामुळे आणि भक्तीमुळे इतर कोणत्याही कारणाने ते मी बोललो नाही हे अनिंदित आहे माझ्याबरोबर येण्याची जर तुझी इच्छा नसेल तर रामाला ओळख पडेल ओळख पटेल अशी काही खुण्याची वस्तू दे हनुमंताचे बोलणे ऐकून देवसुतेप्रमाणे असणारी सीता अश्रूत आपले शब्द गुंफून हळूहळू म्हणाले माझे प्रियाला ही श्रेष्ठ खूण सांग की चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी ईशान्य बाजूकडच्या एके ठिकाणे जेथे तापसांच्या आश्रमातील स्त्रिया राहत होत्या त्या, त्या मंदाकिनीपासून जवळच असणाऱ्या विपुल मुळा फळाफळांच्या सिद्धाश्रम प्रदेशात जो एक उपवनाचा दाट भाग अनेक अनेकपणे सुगंधित झालेला होता तेथे तो पाण्यात खूप विहार करून ओले त्यानेच माझ्या मांडीवर येऊन पडलास त्यानंतर मांसावर आसक्त असलेला एक कावळा माझ्याकडे तोंड करून माया भूती घिरट्या घालू लागला त्या कावळ्याला मी ढे धे, ढेकूळ उचलून घालवू लागले तो कावळा मला ओर ओरबाडून तेथेच कुठेतरी गडप तो कावळा अर्थात भक्ष्याची इच्छा करीत होता माझ्या तेवढ्या मांसाने त्याची तृप्ती झाली नाही त्या पक्षाचा मला राग आला आणि मी माझी कमरेची नाडी का कर, ओढून काढू लागले त्याने माझे नेस्ते वस्त्र ढळले आणि त्याचवेळी तुझी दृष्टी माझ्यावर गेली तू हसलास तेव्हा मी लाजले रागावले भक्ष्याची लालसा असणाऱ्या कावळ्याने ओरबाडलेल्या अवस्थेत मी तुझ्यापाशी आले मी दमले होते तू बसला असताना तुझ्या मांडी येऊन मी पडले मी रागावल्याचा आवडला होता पण तू मोठ्या प्रसन्नतेने माझे सांत्वन केलेस माझे मुख अश्रुने भरलेले होते मी हळूहळू डोळे पुसत होते त्यावेळी नाथा कावळ्यामुळे क्रुद्ध झालेल्या मला तू पाहिलेस हे राघवा श्रम होऊन मी बराच वेळ तुझ्या अंकावर झोपले मग माझ्या अंकावर राघवा तू झोपलास त्यावेळी तो कावळा पुन्हा तेथे आला आणि झोपेतून नुकत्याच उठलेल्या किंवा रामाच्या मांडीवरून उठलेल्या मला तो, तो कावळा एकदम येऊन दोन स्तनांच्या मध्ये चवला पुन्हा पुन्हा तो मला खूप चावला माझ्या अंगातून पडणाऱ्या रक्ताच्या रा राम एकदम जागा झाला त्या महाबाहूला माझ्या स्तनांच्या मध्ये टोचे मारलेले दिसले तेव्हा तो सर्पाप्रमाणे क्रुद्ध होऊन सुस्कारे टाकीत म्हणाला सोंडेसारख्या मांड्या असलेल्या सुंदरी तुझ्या स्तनांच्या मधल्या कोणी असा जखमी केला संतापलेल्या पाच फड्यांच्या नागाशी कोण असा खेळ खेळत तो पाहत असताना दृष्टीस तो कावळा पडला त्याची तीक्ष्ण नखे रक्त बंबाळ झाली होती आणि तो माझ्याकडे स्तोंड करून उभा होता तो इंद्राचा पुत्र पक्षी झालेला होता तो वाऱ्याच्या गतीने तडाख्याने पृथ्वीच्या पोटात गेला त्यावेळी डोळे क्रोधाने गरगर फिरवीत महाबाहू बुद्धिमंतात वरिष्ठाशा त्या कावळ्याच्या बाबतीत क्रूर विचार मनात आणला त्याने दर्भाच्या चटईतून एक दर्भ घेऊन त्याच्यावर ब्रह्मास्त्राची योजना केली तो पक्षाच्या दिशेने तोंड करून प्रलयांनेसारखा दैदीपविमान होऊन जळू लागला त्याने तो दर्भ त्या कावळ्याच्या दिशेने फेकला तो दर्भ कावळ्याच्या मागोमाग आकाशात गेला पिछा पुरवणारा दर्भ मागे घेऊन त्या कावळ्याने अनेक फेऱ्या मारल्या आपले रक्षण कोणी करावे म्हणून तो या लोकी सर्वत्र फिरला ब्रह्मदेवाने त्याला सर्वश्रेष्ठ ऋषीने झिडकारले तिन्ही लोकांची प्रदक्षिणा करून तो कावळा रामानच सर्वांचे आश्रयस्थान होणाऱ्या रामाने शरणागत होऊन आलेल्या कावळ्याला तो, ले ले का तो बद, वधाला पात्र असतानाही कृपेने त्याचे रक्षण केले शक्ती क्षीण होऊन फिक्या पडलेल्या आणि खाली पडणाऱ्या कावळ्यात म्हणाला ब्राह्मस्त्र व्यर्थ करणे शक्य नसते तेव्हा काय करू सांग तेव्हा त्या ते कावळ्याचा उजवा डोळा त्याने फोडला असा उजवा डोळा अस्त्राला देऊन त्याचा प्राण वाचला त्याने रामाला आणि राजा दशरथाला नमस्कार केला आणि त्या वीराने त्याला सोडल्यावर तो स्वगृही परत गेला करता एका कावळ्यावर सुद्धा त्याने ब्रह्मास्त्र सोडले मग राजन ज्याने मला तुझ्यापासून ओढून ये त्याला क्षमा का करतोस म्हणून राजन मोठा प्रयत्न करण्याची कृपा माश्यावर कर नाथा तू माझा नाथ असताना देखील मी अनाथ असल्यासारखी दिसते दया हा परम धर्म आहे हे तुझ्याकडूनच मी ऐकले तू मोठा वीर्यशाली महान प्रयत्नशील आणि महाबलवान आहेस हे मी जानते, ज्याला अलीकडचे आणि पलीकडचे अशी मर्यादा नाही ज्याला क्षोभ उत्पन्न होणे शक्य नाही गंभीरपणाच्या बाबतीत जो सागरासारखा आहे समुद्रा सकट साऱ्या धरणीचा जो इंद्राप्रमाणे पोषण करता आहे असा अस्त्रवेत्यात श्रेष्ठ बलवान आणि तेजसंपन्न रागवतो आहेस मग राक्षसांच्यावर तू अस्त्राचा प्रयोग का करीत नाहीस नाग गंधर्व देव किंवा मरुद्गण कोणीही रणांगणात रामाचा वेग थांबू शकत माझे माझ्याविषयी त्या वीर्यवंताला जर काही आदरभाव असेल तर तीक्ष्ण बाणाने तो राक्षसाचा संहार का करत नाही किंवा भ्राताची आज्ञा घेऊन परंतप महाबलवान लक्ष्मणवीर माझे का परिरक्षण करीत नाही जर ते दोघे नरव्याघ्र वायू इंद्रासारखे तेजस्वी आणि देवानंसुद्धा अजिंक्य तर ते माझी का उपेक्षा करीत आहेत माझेच काहीतरी मोठे पाप असले पाहिजे या संशय नाही कारण ते परंतप दोघे समर्थ असूनसुद्धा माझ्याकडे लक्ष देत नाहीत अश्रू ढाळीत केलेले ते वैदेहीचे बोलणे ऐकून वानर नायक महा तेजस्वी हनुमंतिला म्हणाला देवी मी सत्याची शपथ घेऊन तुला सांगतो की तुझ्या शोकामुळे रामाला काही नकोसे झाले आहे आणि राम दुःखात बुडाल्यामुळे लक्ष्मणालाही मनस्ताप होत आहे तू कशी बशी आढळलीस आता शोक करण्याचा काळच नाही या क्षणापासून हे शोभणे तुझ्या दुःखाचा शेवट झालेला तुला दिसे ते उभयता पुरुष व्याघ्र महाबलवान राजपुत्र तुझ्या दर्शनासाठी चंग बांधून त्रिलोकांना भस्म करतील रणात क्रूर असलेल्या रावणाला त्याच्या बांधवासह मारून हे विषालाक्षी राम तुला आपल्या नगरीला नेल आता रामाला आणि लक्ष्मणाला काय सांगायचे तेजस्वी सुग्रीवाला आणि गोळा झालेल्या वानरांना काय सांगायचे ते, ते सांग तो असे म्हणाला तेव्हा सीता पुन्हा त्याला म्हणाली ज्या लोकनाथाला मनस्वी कौशल्यने जन्म दिला त्याला माझ्या वतीने नमस्कार करून त्याचे कुशल विचारले म्हणून सांग माळा सर्व प्रकारची रत्ने प्रिय असलेल्या सुंदर सुंदर स्त्रिया या विशाल पृथ्वीत सुद्धा दुर्लभ असणारे ऐश्वर्य सोडून पिता माता यांचा आदर करून आणि त्यांना प्रसन्न करून जो रामाच्या मागोमाग वनात गेला ज्याला जन्म देऊन सुमित्रा धन्य झाली जो धर्मात्मा भावाविषयीच्या ममतेमुळे सर्व उत्तम सुख टाकून काकोत्सभ राहात्याच्या मागोमाग वनात जाऊन त्याचे रक्षण करतो जो सिंहासरखा स्खंदाचा महाबाहू मनस्वी प्रियदर्शन आहे जो रामाला पित्याप्रमाणे आणि मला मातेप्रमाणे वागवतो त्या लक्ष्मणाला मला पळवून नेले जात आहे हे माहीत नव्हते तो वृद्धांची सेवा करणारा सर्व लक्षणांनी युक्त समर्थ पण फार न बोलणारा राजपुत्रम रामाला जी माणसे प्रिय त्या सर्वात श्रेष्ठ असणारा आणि माझ्या श्वशुराच्या सारखाच असणारा रामाला, रा रा सा रामाला नित्य माझ्यामुळे अधिक प्रिय असणारा भाऊ लक्ष्मण ज्या धुरीला त्याला जोडावे वाहणारा असा वीर्यवान ज्याला पाहिल्याने रामाला आपल्या मृद स्मरण होत नाही अशा मृदो नित्यसूची दक्ष आणि रामाला प्रिय असणाऱ्या लक्ष्मणाला तो ज्यायोगे हे दुःख नष्ट करण्याला प्रवृत्त होईल असे कुशल करता म्हणून माझ्या सांगण्यावरून तू बोल हे कार्य तडीला न्यायला हे वानर नाही का तूच अधिकारी पुरुष आहेस तू अंगावर घेतलेस की राम माझ्या बाबतीत प्रयत्नशील होईल <coughs> माझा नाथ शूर राम पुन्हा पुन्हा सांग की रामा मी एक महिनाच प्राण ठेवणार आहे त्याच्यावर मी जगणार नाही हे मी सत्याला स्मरून सांगते पापकर्मी रावणाने कपटाने मला बंदीत ठेवले हे वीरा पाताळातून वर काढलेल्या पृथ्वीप्रमाणे तू माझे रक्षण करावेस मग तिने वस्त्रात बांधून ठेवलेले दिव्य शुभ चुड चुडा म्हणे वेणीत घालण्याचे रत्न हा राघवाला दे असे म्हणून हनुमानाच्या हाती दिला ते उत्कृष्टरत्न हाती घेऊन त्याने ते बोटातच बसवले दंडात ते बसवणे शक्य झाले नाही मणिरत्न घेऊन तिला नमस्कार करून आणि सीतेला प्रदक्षिणा घालून तो कपिवर नम्र होऊन बाजूला उभा राहिला सीतेच्या भेटीने तिला अतिशय हर्ष होऊन मनाने तो रामाकडे आणि सुलक्ष्मी लक्ष्मणाकडे निघाला जनककन्याने आजवर दिमाखाने धारण केलेले ते बहुमूळ श्रेष्ठ रत्न घेऊन हनुमान झंझाभाताच्या तडाख्यातून सुटलेल्या पर्वत आनंदित अंतकरणाने परत चालण्याचा विचार करू लागला सुंदरकांडाचा अडतीसावा सर्ग समाप्त